संजरी गेल्या वेळेला आपण प्रथम अभक्ती तेव्हा वापरतात कोणत्या अर्थी वापरतात हे बघितलं होता। बघा दोन वेगळे प्रश्न आहेत प्रथम विभक्ती म्हणजे काय या प्रश्नाचं काय उत्तर आहे सुर हे कसं कळलं तुम्हाला सूत्र सुविभक्तीशी सूत्र नाही कळलं विभक्ती त्या सूत्रांनी यांना विभक्ती समजण्या दिली आणि आणखीन दुसरी सूत्र आहेत काही त्याच प्रकरणात की ज्यामुळे पहिल्या तिघांना प्रथम असं म्हणायचं असं कळलं आता ही प्रथम विभक्ती केव्हा वापरायची असा पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर या सूत्राने दिलं प्रातिपदिका अर्थ परिमाण वाचना मात्र सूत्र हे अर्थ अभिप्रेत असताना प्रथम विभक्तीचा प्रत्यय करायचं तस आता दुसर विभक्ति सदर्भर सुधा प्रदर्भर बगित हो एक स्वतंत्रपने संगित जे सुद्धा जे कारक अभिहित ते कारक ज्यादा सुबंता अर्थाशी निगडित है प्रतिपदिका प्रथमा विभूति कराई प्रत्यय द्वारा जे कारक अग्रत कार्या प्रातपदिका शी संबंध है सुबंध अर्थात प्रातिपदिक प्रकृति त्या प्रातिपदिकाच्या पुढे प्रथमाविभक्ती करायची असं आपण म्हटलं म्हणजे अभिचं जे प्रातिपदिक असतं त्या प्रातिपदिकावरून प्रथम विभक्तीचा आणि अर्थातच त्या प्रथमाविभक्तीचा अर्थ प्रातिपदिका अर्थ असतो प्रातिपदिकाचा जो अर्थ तोच त्या प्रथमाविभक्तीचाही अर्थ असतो म्हणजे त्या प्रथमाविभक्तीला वेगळा अर्थ नसतो अर्थातच प्रथमाभिव्यक्तीला कारक असा अर्थच नाही आहे या सगळ्या विवेचनावरून साक्षात् तर नाहीच आहे परंपरेने तर कसा होतो आपण गेल्यावर बघितलं प्रथमाभिव्यक्तीचा तिंग विभक्तीशी संबंध आहे पिंगचा क्रियेशी संबंध आहे अशा रीतीने पिंगद्वारा प्रथमाविव्यक्तीचा धातुबुद्ध क्रियेमध्ये अन्वय होत असल्यामुळे परंपरेने तिला काही लोकजणं कारकविभक्ती असं म्हणतात पण तर नाहीच आता या विभक्तीच्या क्रमाने आपण जातो कारण याच्यामुळे महत्त्वाचा सूक्ष्म भाग असा आहे की विभक्ती हा एक शब्द आहे किंवा साक्षात ऐकू येईल आणि तो तो वस्तुनिष्ठ आहे तुमच्या मनामध्ये काय चाललंय एखाद्या गोष्टीविषयी तुमचं चिंतन काय आहे हा भाग वस्तुनिष्ठ नाही आहे कुठल्याही वस्तुनिष्ठ यंत्राच्या सहाय्याने किंवा कुठल्याही दुसऱ्या प्रमाणाचं सहाय्य तर पडताळून बघणं शक्य नाही आहे पण शब्द असं तसं नाही आहे शब्द हा तुम्हाला तपासून बघता येतो तो वस्तुनिष्ठ आहे आणि महत्वाचा आहे त्याच्या आधारानेच किंबहुना भाषिक व्यवहार सगळा चाललेला असतो आणि म्हणून त्या शब्दाला महत्त्व आहे आणि म्हणून विभक्तीच्या अनुषंगाने मग ती विभक्तीने तो शब्द कोणत्या अर्थाला व्यक्त करतो ते सांगितलं गेलं म्हणून विभक्तीच्या क्रमाने तिथे हे प्रकरण मांडलेलं आहे कारकांच्या क्रमाने मांडलेलं नाही तर गेल्या वेळेला जर तुम्ही प्रश्न विचारला होता तर गी उघाणी की पाणीने जो कारकांचा क्रम पहिल्या अध्यायाच्या चौथ्या पादामध्ये सांगितलेला आहे तर व क्रम विभक्त जो क्रम है विभक्त्या जो संबंध है संबंधी थोड़ा वेगा जर का प्रथमा द्वितीय तृतीया क्रमा ने विभक्त्या शब्द मानले मग कारकानशी कारकांशी संबंध है असन मंटल मग जी कारक अनाभिता है व्यक्त करना सा विभक्तापरल जता अपन क्रमाने मांडनी के लिए तर कर्म करणिकता कर्म द्वितीया कर्ता कर्ण तृतीया संप्रदान चतुर्थी अपाधान पंचमी और अधिकरण सप्तमी अशा पद्धति ने मांडनी कहती लगे क्या क्रम कारकांची मांडणी करायची झाली तर विभक्त्यांच्या अनुषंगाने पण पाणी देण्या कशी न करता प्रथम अपधान आपण गेल्यावर बघितलं होतं प्रथम अपादान त्यानंतर संप्रदान त्यानंतर करण त्यानंतर अधिकरण त्यानंतर कर्म आणि त्यानंतर करता सगळ्यात शेवटी करता अशी मांडणी अष्टाध्यायी केलेली आहे ह्या क्रमाने संप्रधान करण करण कर्म आणि पणजीने अष्टी मध्ये पहिल्या अध्यायाच्या चौथ्या पदामध्ये केलेली आहे चौथ्या पदामध्ये कारकी असं सूत्र जे आहे त्याच्या पुढे तेवीसावं सूत्र आहे नास एक चार तेवीस त्याच्या पुढचं सूत्र काय आहे जो अपादान यामध्ये अपादान कारची व्याख्या इथपासून सांगितलेली आहे एक चार बत्तीस पर्यंत बत्तीसाव्या सूत्रामध्ये संप्रदाय संप्रदानाची व्याख्या सांगितली इथपासून ते बेचाळीसाव्या सूत्रापर्यंत संप्रदानाची व्याख्या चाललेली आहे आणि साधकतम करण असं बेचाळीसावं सूत्र आहे इथे करणाची व्याख्या सांगून त्यानंतर पंचेचाळीसाव्या सूत्रामध्ये आधार आधार अधिकरण या सूत्रामध्ये अधिकरण ह्या कारकाची व्याख्या सांगितली आणि नंतर एकोणपन्नासाव्या सूत्रामध्ये कर्तुलिक्षिततम कर्मकर्म या, कर्म या कारकाची व्याख्या सांगून शेवटी स्वतंत्रात करता सूत्राने करता या कारकाचं लक्ष पाणीने सांगितलं असा क्रम पाणींनी अवलंबिलेला आहे यहमा निश्चित भूमिका है निश्चित कारण है कारण अस है आता अपन जेव कर्म याद बोलू स्पष्ट करू क्रम थोड़ा विचित्र है नोद्व केम चौधरी अधिक चर्चा करूं यह विषयाकू कर्त्या चर्चा करू करूं सुन आता कारक प्रकरणा जा आतापर्यतः सभी चर्चा पार्श्वूमी तैयार कर आधार ने आता हा ग्रंथ अपना वाचत सगे संदर्भ पुनः पुनः पुनः बता अपन कर्म या कारका च लक्षण बगतो आहो का कर्म कारका कारण प्रथमा विभक्ति साबंदी प्रथम है न्वित विभक्ति विभक्ति का शब्द बुअजस प्रत्यय शब्द आता या प्रत्यय शब्द ज्यादा शबंध है क्रम प्राप्त है कर्म कारक है प्रथम कर्म कारकाचं लक्षण म्हणजे कशाला कर्म म्हणायचं ते आता इथे स्पष्ट करून सांगतोशी संबंध असल्यामुळे कर्म या कर्म ही पारिभाषिकच अष्टाभिरीमध्ये कर्म हा शब्दर्थी वूत्रा मधे पारिभाषिक कारक हाथ अर्थाने क्रिया ये सुधा कि ज्यादा अर्थी तो सामान्य व्यवहार मधे भगवदगी है भगवदगी जो कर्म शब्द है तो हा अर्था नहीं हा पारिभाषिक अर्थाच नहीं तो क्रिया हा अर्थाच गर्मणो ग अर्थ क्रिया कर्म हा शब्द प अष्टाध्यायी मध्यपरला है इतना मात्र तो अर्थ नहीं है इतने मात्र पारिभाषिक अर्थ है जेव कार संबंध यो हा पारिभाषिक अर्थ वैसे क्रिया अर्थ वहरा चाहे आता कर्मे का तमंग कर्म असं त्याचं लक्षण दिलेलं आहे करतो इप्सित तमम कर्म करत करतो ईपसित तमम दुसरा शब्द आहे ईप्सीतम ईद इज ऐट इप्सित आणि तिसरा शब्द आहे कर्म यातलं ईप्सित तमम हे प्रथमांत आहे कर्म हा शब्द सुद्धा प्रथमांत आहे त्यामध्ये संग संबध आहे कर्म असं म्हणा कोणाच ईप्सित तम ही षष्टी विभक्ती वापरली कर्तू कर्त्याच जे इप्सित तम त्याला कर्म असं म्हणा अर्थात या सूत्रामध्ये कारण असा शब्द अनुवृत्त आहे म्हणून कर्त्याचं जे इप्सीच तम कारक त्या कारकाला कर्म असं म्हणा असा शूत्राचा अर्थ स्पष्ट होतो कळ कर्त्याचं जे इप्सीचं कारक त्या कारकाला कर्म असं म्हणायचं काय आणि करत्याच इप्सित तम असा प्रत्यय लागून अर्थ अनेकांपैकी सगळ्यात श्रेष्ठ किंवा चांगला हा अर्थ दाखवायचा असताना तम प्रत्यय लागला अतिशयने तमबिष्ट नम या सूत्राने तम प्रत्यय सांगितलेला आहे ईप्समें सगे ईप्स सग्या ईप्स प्रकर्षेण सर्वेश प्रकर्षेण सगे जो प्रकर्षा ईक्षित है ईप्सितम इप्सीत हा जो शब्द आहे हा शब्द या धातु पासून तयार झालेला हे आज आपल्या ह्याला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं तसा चंग वाढलेला आहे बाहेर लोकांच्या इप्स हे संदंत धातू आहे संदंत इप्स मध्ये आप असा मूळचा धातू आहे आणि स असा प्रत्यय आप धातूचा अर्थ आहे पोचणे किंवा मिळवणे संपर्क करणे आणि सचा अर्थ आहे इच्छा नाही पूर्ण सचा अर्थ आहे इच्छा आपचा अर्थ पोचणे किंवा संपर्क करण्याचा सप्रत्ययाचा अर्थ इच्छा असा आहे एकत्र जोडले जातात तेव्हा प्रक्रियेने इच्छा आपमधील आगी ई असा आदेश करून इप्स असा धातू तयार होतो त्याचा अर्थ संपर्क करण्याची इच्छा कुठला शब्द ईप्सा नाही इप्सा हा आपण आलेला शब्द सातव्याच्या चौथ्या पदामध्ये बघा सातव्या अध्याच्या चौथ्या पदामध्ये साठावं सूत्र काय आहेस साठ अठ्ठावन त्याच्यावरती काही सूत्र आहेत त्याच्यावरती काही सूत्र आहेत ते आपल्याला त्याच्यावरती त्याच्यावरती आप असा ज्ञान मधला ज्ञान ज्ञापी आणि रुध रुकार आणि ध यांना म्हणजे पहिल्या आक्षाला ई असा आदेश होतो ईश्वरला ध्व पहिल्या अवधी पुढे या सूत्राने अध्य प्रयुद्धामित या सूत्राने आप मध्य आकाराच दीर्घ इकाराधिकला सन प्रत्ययुढ़ अर्थात सन प्रत्ययुढ़ होता द्वित्व होता धाचे प्रक्रिया लिया हो आप चुढ़ सप्रत्यय आपअिक सत्य मुचल द्वित्व आप आप स आता पुढच्या पायरीवर धातूमधील जो आ आहे त्याच्या जागी झाला जा दीर्घ आणि जो अभ्यास म्हणजे पहिला जो आपण <स्तितिति> आप लिहिलेला त्याचा झाला लोक दोन्ही कार्य एकत्र झाले आप आणि मग सप्रत्यय आला हो उच्चार्थकाचा उच्चार्थकाचा सप्रत्यय आल्यानंतर सनियम व्या सुटला नाही धातूच झालं दृत्य म्हणजे आप आजू दोनदा म्हणायचे असं ठेवायचं आप आप आणि सूढच्या पायरीवर धातू मधला जो आहे हा म्हणजे स च्या जवळचा जो आहे त्याच्या त्या आच्या जागी करायचा निर्गती आणि जो पहिला आप आहे करा म्हणतात अभ्यास त्या पूर्ण आपचा लोक करायचा असं याच ह्याच्यात सांगितलंय अत्र लोकोभ्यास ते सांगितलं ना या चार सूत्रांमध्ये आपचो कर्म कसे गुण व्हा त्या चार सूत्रांमध्ये अत्र लोकोभ्यास या सगळ्यामध्ये अभ्यासाचा लोक करायचा असं सांगितलेलं आपल्याला लोक जातो मिळाला ईप सातू मिळाला ईप सात लोकार काय होईल तुम्ही सांगा विचार कर कल्पना करी होणार ई नाई आणि ऋषलागी ई आहे ना तो तो ईसल्यामुळे सूत्राने तो वापर करायचा आणि ईद अस नाही वाढण्यासाठी पुढे प्रकरणात येणार आहे त्याच प्रकरणामध्ये श्लाघन हा सपांक्षा मांडण असा एक शब्द येणार त्याच्यामध्ये तो जफीपासून आलेला आहे आता असं के हा धातू झाला इप्स इप्सचा अर्थ काय आपण्याची एका अर्थ पोहोचण्याची किंवा संपर्क करण्याची इच्छा पुढे आता कर्मणी त प्रत्ययला कर्मणी त प्रत्य अधिकत प्रत्ययाला इरागम झाला आणि मग इप्स मधल्या धातूमधल्याचा लोक होऊन इप्सित स्वरूप द्या इप्सिचा काय अर्थ आहे व्याप्त करण्याची जी इच्छा त्या इच्छेचा विषय इच्छा केलेला म्हणून इच्छा केलेला इच्छेचा विषय ज्याची इच्छा इच्छा केली इच्छेचा विषय तू जाच्छा करणारा वेगळा आणि या विषयाचा इच्छा आहे तो जाला इच्छित जा जो यषय का जो क्या इच्छा है इच्छे का जो विषय संबंध है इसित मे इच्छा आपा विषय प्रकर्षण विषय प्राप्ण की जी इच्छा हि जो प्रकर्षा विषय हो तो संपर्क करण्याची किंवा पोचण्याची जी इच्छा आहे ज्याच्या बाबतीत प्रकर्षाने आहे तो म्हणजे विकसितत्म आहे आता अर्थातच व्यापण्याची किंवा पोचण्याची म्हणजे कोणाला तरी आहे तो जो कोण आहे तो आहे कर्ता म्हणून कर्तृत्वाला कर्त्याची जे करता हाथ इच्छे का आश्रय है इच्छा ज्यादा है तो करता है इच्छे का जो विषय है तो कर्म तो इच्छुत इच्छुत समान सब जाकर्षा इचाव इधे संपर्क करावा कर्त्यालात्या कर्म अर्थातच काय की आपण हे क्रियेच्या अनुषंगाने बोलतो पण कर्त्याला जिथे असं वाटत तो जो बिंदू आहे तो क्रियेच्या माध्यमातूनच येणार आहे आपण बघितलं होतं आकृती काढली होती धातूचा अर्थ क्रिया क्रियेचे दोन मुख्य अर्थ व्यापार आणि फल व्यापाराचा आश्रय कर्ता फलाचा जो आश्रय ते आता व्यापार जो आहे तो पदाला उत्पन्न करतो hmm. असंही आपण बघितलं याच भाषेत बोलायचं झालं तर हे आपल्याला जास्त अधिक समजेल व्यापार जो आहे तो क्रियेचं सा अनन्यसाधारण रूप आहे त्या व्यापाराचा जो आश्रय म्हणजेच करतात hmm. तो जो करता त्या व्यापाराद्वारा hmm. त्या आकृतीमध्ये जर का तुम्ही बघाल तर त्या व्यापाराद्वारा ज्या कुठल्या कारकाशी अत्यंत प्रकर्षाने संपर्क साधू इच्छितो असे ते, ते जर का कुठलं असेल तर ते आहे बाकी पण आहेत संप्रदायन आहे आणखी करण आहे वगैरे हे आहे पण तो जो करताय तो व्यापाराद्वारा पहिल्यांदा काय साधू इच्छितो व्यापाराद्वार व्यापार करायचा कशासाठी काहीतरी उद्देश मनामध्ये पाळतो सामान्यपणे जे सामान्य वचन आहे की प्रयोजनम अनुद्दिश्यमलोपिक प्रवर्त त्यामुळे जी कुठली क्रिया आपण करायला घेतो तर काहीतरी प्रयोजन आहे ते प्रयोजन सिद्ध व्हावं ही पुन्हा इच्छा तर वक्ता करता आहे तो जी जो व्यापार करतो आहे त्या व्यापाराचा काहीतरी एक उद्देश आहे की जे त्याला इप्सित आहे नुसतं इप्सीचं नाही आहे इप्सिचं आहे सग जा साधन ला जे साधाए एकदा तो क्रिए जी कहीं परिणती कि जी कहीं जी कहीं घटना है ती घटना पूर्ण जी तो समझना अशा रीति ने संप्रदान है का अपादान है का, तो बगना नहीं तो पूर्ण जी समझ बाकी गोषी मात्र मात हे ना मात्र तो हा परिणाम सिद्ध कर प्रयत्न करना आप तुम सुधा शिजवत बाकी सगी है महत्ति है कशापासन कराए कशा मधे कर सगे महत्ती है पोपर्यतः ते मऊ हो तो पर्यत कर मै एक मऊ झाले किंवा आपण म्हणणार का संपली क्रिया शिजण्याची क्रिया संपली जे मला इष्ट होतं ते झालं म्हणजे कर्त्याला त्या व्यापाराद्वारा जे साध्य करायचं होतं सगळ्यात जास्त ते झालं पण ते इप्सीचा तमा आहे असं जे फल आहे त्या फलाचा जो आश्रय आहे तो इप्सीचा तमा कारण ते जे फल आहे असतं त्या फलाची कामना नाही तर फलाचा जो आश्रय आहे त्याची कामं आहे त्याच्या ठिकाणी अती भूमिका आहे भूमिकेकडे येणार तो इशू तो याच्यात त्याने सांगितलं काय कारण आहे कारण इच्छुचं तो बरीच कारक आहे पुढे तो प्रश्न येतोय आपण तेव्हा तो अधिक बोलूया अशा रीतीने तर त्याला पोचण्यासाठी संपर्क करण्यासाठी जे अत्यंत इष्ट त्या कारकाला कर्म असं म्हणायचं मी इथे कर्ता हा गृहित झालेला आहे कारण तो व्यापाराचा आश्रय आहे आणि त्या व्यापाराद्वारे जर का काही उत्पन्न होणार असेल तर ते फल आहे आणि कोणत्याही कर्त्याला त्या व्यापाराद्वारा सगळ्यात जास्त जर का अभिप्रेत असेल काही उत्पन्न व्हावं तर ते फलं आहे आणि म्हणून ते फलं जे आहे ते इच्छित तम आहे फलाचा आश्रय हा इच्छुक तम आहे आणि म्हणून त्या फलाच्या आश्रयाला कर्म असं म्हणायचं कारकाला कर्म असं म्हणायचं कौमुद मध्ये कार्य देवाचा कर्तु क्रिया इष्टतम कारक्रम कर्मसौधी कर्मसौधीच्या कारक्रम हा शब्द कुठून आला सांगायचा कारकिशात ठेवा हे <laughs> तर ऐला अरे ह्या कुठून आला असं असं नाही होत म्हणून तुम्हाला अष्टात घेऊ दाखवले ना तुम्ही बघितले ना अष्टात घे कार हा शब्द आला हे तुम्हाला लक्षात आला पाहिजे प्रत्येक सगळं वाचताना आता कर्तुहू हा शब्द तर सूत्रातच आहे क्रिया हा शब्द जास्ती चालाय पण तो त्या सगळ्या चौकटीत आलेला आहे कारण क्रियेद्वाराच तो संपर्क करणार कारण त्या संदर्भात आपण बोलतो आहोत ष्टतमचा इष्ट हा कसा इसचा इचा सर्थ आहे इष्ट हा कशाचा अर्थ आहे आपतुम इष्टतम बरोबर <कर्थार्था> कर्तुह <हुँ>। क्रिया इष्टतम कारकम कर्मसं संज्ञा सौद्धी भाव संबंध आहे पहिलं म्हटलं आपण म्हणून इथे कर्मसंज्ञम सात असं आलं आलं या वाक्यामध्ये आलेला प्रत्येक शब्द कसा आला हे आपण असं सांगू शकलो पाहिजे बरोबर ना एक शब्द वरून आलेला आहे अनुवृत्तीने अधिकाराने आलेला आहे दुसरा शब्द जो आहे तो त्या चौकटीमुळे आलेला आहे क्रियया हा संज्ञा हा पुन्हा दोन शब्दांचा जो समान अभिवाचा भाग आहे त्याच्यामुळे आलेला आहे अशा रीतीने त्यानंतर आपतुम हा त्या इप्सीतमधल्या ईपचा भाग आहे इष्ट हा चा अर्थ आहे तम हा तमन अशा रीतीने सूत्रात जे शब्द वापरलेत त्यांचा आपण प्रत्येक शब्दाचा त्यातल्या प्रत्येक घटकाचा अर्थ आपण स्पष्ट करून ह्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या वे शब्दाने सांगितला तो संबंध आपण दाखवू शकलो पाहिजे हे आपल्या आपल्या वाचनाचं या अध्ययनाचं दृष्ट अलीच असलं पाहिजे मी तुम्हाला समजा विचारलं की सूत्र असं आहे त्याचा अर्थ असा, असा दिलेला आहे तो हा जो अर्थातला हा जो अमुक एक शब्द आहे तो कुठून आला बरं तुम्हाला जर सांगता पाहिजे आपण तस तोच प्रयत्न करतो आपण असं नाही म्हणून आला असं नाही म्हणून चालणार बरोबर बोट ठेवून तुम्हाला सांगता आलं बा याच्यात ना हा आला जसं आता आपण म्हटलं इष्ट हा शब्द करून आला तो समधून आला तो त्याचा अर्थ आहे ना तो सांगितलेला आहे त्याच अर्थी इच्छा या अर्थीच सांगितलेला आहे तसा आला हे वैशिष्ट्य या सगळ्या अभ्यासाच प्रकरणाच कर्तु क्रिय या आपतुमिष्टमन करत बरोबर हे तुम्ही जर का याचा दुसरा फायदा असा आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही तो अर्थ वाचला तर तुम्हाला तो वेगळा म्हणून लक्षात ठेवायला लागत नाही सूत्र तुम्हाला माहिती का सूत्रापासून हा अर्थ तुम्हाला तर फक्त या, हा शब्द लक्षात ठेवला पाहिजे सौज्ञाचा उद्धिभाव संबंध आहे हा भाग लक्षात ठेवायला पाहिजे कारक हा बाकीचे सगळे शब्द सूत्रापासूनच शे कर्तुहू क्रिया या अतुम इष्टतम कारकम कर्मसोज्ञांना कर्म असं म्हणायचं कळलं हे पुढे कळलं ना हे एवढं याचा आपण ते जे आपण फल आणि व्यापार याची आकृती काढून जो भाग बघितला त्याच्याशी पण आपण संबंध दाखवला कर्म म्हणजे काय तिथे आपण कर्माची व्याख्या काय केली होती प्रकृत धातुवाच्य फला अर्थातच कुठलंय व्यापारजन्य हा भाग आपण बघितला होता तिथे आपण त्यावेळेला म्हटलं नाही पण त्याचा तात्पर्य अर्थ तोच आहे तो आपण म्हणूया परत की प्रकृत धातुवाच्य व्यापारजन्य फलाश्रय प्रकृत धातुचा अर्थ असलेला जो व्यापार त्या व्यापाराद्वारा उत्पन्न होणार धातूचा धातूचं जे फल अर्थरूप फल त्याचा जो आश्रय त्याला म्हणायचं कल प्रकृत धातू वाच्य व्यापारजन्य प्रकृत धातू वाच्य फळाश्रयत्व आता ह्या सूत्रामध्ये अभ्यासामध्ये आणखीन आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी अश्या आहेत ही व्याख्या करत असताना प्रत्येक शब्द हा मोजून मापून वापरलेला आहे त्या सगळ्या व्याख्येमध्ये त्या प्रत्येक शब्दाचं काही महत्वाचं योगदान आहे म्हणजेच तो शब्द जर का सूत्रा मध्य न्याख्य मे नी व्याख्या के ती व्याख्या अंशाने व्या कमी जाती जर का मतलब लक्षण हिच व्याख्या जर का स्वीकारली कहीं तरी अनु हा जो शब्द आता सूत्रा मधे संगत्रा अत्यंत आवश्यक है अशा पद्धति ने सूत्रत प्रत्येक शब्दाचित औचित्य सार्थक्यो संग करना महत्वाच् साधन प्रत्युदाण प्रत्युदाण उदाहरण जेत त्या सूत्राचं सूत्राची प्रवृत्ती कुठे होते ते सांगते आता या सूत्राचं जे उदाहरण आहे सिद्धांत कौमुदीचा हा विशेष त्या सूत्राची जी उदाहरणं असतात ती कित्येक वेळेला त्याच सूत्रांवर नसतात दुसऱ्या सूत्रांवर असतात आता या सूत्राचं जे उदाहरण आहे ते पुढच्या कर्मणी त्वितीया या सूत्रात आले बघा Hmm. Hmm. कर्मणी या सूत्रामध्ये आहे ना कर्मणी पुढचं सूत्र hmm. त्याच्यामध्ये हरिम भजती असं आहे ना हरिम hmm. भजतीचं उदाहरण आहे हरिम भजती त्याचं उदाहरण हरिम भजती हे आहे इथे भजती हरिम भजतीमध्ये मुद्दा लक्षात ठेवा मुद्दा काय आहे उदाहरण आणि प्रत्युदाहरण हा मुद्दा हा आता हरीम मजतीमध्ये हरीम ही द्वितीया विभक्ती आहे मजती यामध्ये मज धातू ही प्रत्यय मजधातूचा अर्थ उपासना करणे पूजन करणे असं आपण घेऊ ही प्रत्ययाचा अर्थ आपण मागच्याला बघितलं त्याप्रमाणे ही प्रत्यय परत नाही आहे त्यामुळे त्याचा अर्थ शंभर शाखे करतात तिचा अर्थ पहिला अर्थ करतात दुसरा अर्थ प्रथम पुरुषाचा तिसरा अर्थ एकवचने आणि चौथा अर्थ वर्तमान कावत म्हणजे भजतीचा अर्थ काय झाला प्रथम पुरुष प्रथम पुरुषी एकवचनी कर्त्याच्या ठिकाणी असणारी वर्तमानकालीन भजनक्रिया असा त्या भजतीचा अर्थ झाला अशा रीति प्रथम पुरुष एक रूपी व्यापारा द्वारे ज्या कोणाशी, प्रकर्षा संवाद कि संपर्क साधने की इच्छा है कोई ऑबियसली ते पूजन करून कोणापर्यंत पोचायचे हरी पर्यंत पोचायचं म्हणून हरी हा त्या पूजनाचं त्या भजनाचं जे फल आहे त्या फलाचा आशय आहे म्हणजे त्याची संतुष्टी जे पूज्य आहे त्याची संतुष्टी हे त्या पूजनाचं फल आहे संतुष्टी कोणाच्या ठिकाणी राहणार आहे संतुष्टी म्हणजे संतोष संतोष कोणाच्या ठिकाणी राहणार आहे हरीच्या ठिकाणी या सगळ्या जनाने या पूजनाने संतोष उत्पन्न होणार आहे या क्रियेमुळे आणि तो उत्पन्न झालेला संतोष ज्याच्या ठिकाणी राहणार आहे तो आहे हरी अशा रीतीने हरी हा झाला संतोष हरीच्या ठिकाणी राहील काहील पूजनाचं आपण हे पूजनाच्या संदर्भात बोलतोय ना बाहेर त्याच्या बाहेर तो संतोष त्या पूजकाच्या ठिकाणी पण राहील भजन करणाऱ्याच्या ठिकाणी पण राहील त्याविषयी आम्हाला काहीच म्हणणं नाहीये आता तुम्ही ही जी पूजनाची क्रिया करताय भजनाची क्रिया करताय ती तुम्ही कशासाठी करताय नाही नाही ही भजनाची जी क्रिया आहे त्यात काहीतरी व्यापार आहे ना व्यापार म्हणजे काहीतरी क्रिया आहे त्याच्यामध्ये की सध्या उच्च रवाने ते गातायेत आणि खांदा वाजवता का नाही असं करतायत हे कशासाठी करताय तर त्या भजनामध्ये जे जो विषय पूज्य विषय आहे कृष्ण आहे किंवा विठ्ठल आहे कोणीतरी आहे तो संतुष्ट भावा, अशी त्याची इच्छाय आहे म्हणून ते गाठ नाहीतर ते गायले नसते नाहीतर त्यांनी ही क्रिया केली नसती हा प्रमुख उद्देश आहे त्यात त्या क्रियेचा आता तो विठ्ठल आणि तो सगळा शेवटी वेदांत तत्वज्ञानानुसार जो गाणारा अजिब आहे तोच हा भाग अगदी पुढचा तो तोच आहे ऐक्य आहे ते सगळं वेगळा भाग पुढचा भाग पण प्रथम दर्शन इथे तो जो गातो आहे भजन करतो आहे त्या भजनाचा जो व्यापार आहे मुखातून घरी बाहेर पडणं विशिष्ट स्वरांनुसार वगैरे असे आणि त्यात अर्थही आहे त्यामुळे मन पण त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे भावना सगळ्या गुंतलेल्या आहेत त्या सगळ्याचं प्रयोजन असं आहे की ते सगळं ऐकून जो पूज्य विषय आहे तो संतुष्ट व्हावा आता आपण इथे विष्णू किंवा विठ्ठल किंवा असं म्हणतो पण समजा एखादा राजाचा दरबार आहे त्या दरबारामध्ये किंवा राजा जो आहे तो त्याला झोपेकून उठवायला म्हणून जे बंदी किंवा चारण आणि भाट हे जे जाणं तर ते जे गाता गात आहेत त्या गाण्याचा उद्देश तो राजा दुःखी व्हावा असा तो मुळीच नाही आहे उलट तो संतुष्ट व्हावा असंच त्याचा उद्देश आहे पण तिथे तर ते अधिक स्पष्ट आहे ह्या फक्त क्रिया संदर्भात कर्माची संपुष्ट हा भजनक्रिया जी आहे त्या क्रियेचा जो व्यापार त्या व्यापाराचं जे फल काय संतोष कोणाचा संतोष स्वतःचा संतोष नव्हे जे जे पूज जे आहे त्याचा संतोष म्हणून तर आपण म्हणतो ना की आता शेवटीसुद्धा प्रत्येक पूजेच्या शेवटी आपण असं म्हणतो ना की माझ्याकडे सगळी साधनं नव्हती आणि तरी सुद्धा ती गोड मानून घे आणि गोड मानून घे म्हणजे तरी सर हो। तू मजा अवकृपा करू नको प्रसन्न हो अ तू सतुष्ट हो सतोषा आश्रय तो पूज्य है अभी कल्पना है कि भजन कर फल है तो सतोष रूप है सतोषाच आश्रय जो है तो भजन क्रिये का फला आश्रय है तो तिथे कर्म है हरिहासा सतोषाच आश्रय कर्तरी से तमम है नुसता तो कुणी तो आहे नहीं है, तो, तो प्रकर्षा व्यापारा द्वारे सकर्षा प्रस्तापित कर झलजेषी नाखीन को विषय तमन है इप्षित्तम। बरोबर ना प्रकर्षाने कोण तो हरी म्हणून हरि हा इप्सित तमन सर असं नाही म्हणत आहे त्याला ठाऊक आहे हो पण त्याला साधायचं आहे त्याला नक्की ठोक आहे त्याला इच्छित म्हणायचं कारण काय नाही इप्सीच तम नाही ते इप्सित आहेतच पुढे ते साधन असल्यामुळे ते इप्सित नाहीच आहेत नाही नाही ती इप्सित आहेत ती इच्छितच आहेत कारण त्याच्याशिवाय त्याला ती क्रिया फल आहे ते फल पूर्ण करता येणार नाही कदा म्हणून ते त्यांची असं नाही जी भजनाची क्रिया करायची ती क्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भूमिकांमधन लागणार आहेत त्यामध्ये बासरी पण लागणार आहे मी ती क्रिया पूर्ण करण्यासाठी कर्त्याला अनेक साधनं लागणार आहेत ज्याप्रमाणे एका देवदत्ताला भात शिजवण्यासाठी भांड पण लागणार आहे पाणी पण लागणार आहे गॅस पण लागणार आहे प्रत्येक गोष्ट ही ती क्रिया पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी भूमिका बजावत आहे हो तर या सगळ्या गोष्टी इच्छित आहेतच त्याला त्याच्यातला सगळ्यात जास्त प्रकर्षाने कोण आहे तर जो तांदूळ मऊ होणं हा भाग आहे तो त्यातनं प्रकर्षाने अभिप्रेत आहे या सगळ्या व्यापारांमधल्या म्हणजे त्यामध्ये गॅस असणं आवश्यक आहे किंवा बाकीच्या गोष्टी भांड पण असणं आवश्यक आहे पण सगळ्यात महत्वाचं तांदूळ भाऊ होणं हे आहे ते अत्यंत प्रकाशाने सगळ्या क्रियांना इनरिस्पेक्टिव्ह ऑफ असतो कम्पल्सरी लागू होतो काही क्रिया अशा असतील कारण तर्म भावाची गरज त्यामुळे खादा खादा हा फळ खाणे साधी क्रियात पण आता खाणे ही जी क्रिया आहे या क्रियेमध्ये एक व्यापार आहे म्हणजे ज्याला आपण मोशन म्हणू आहे ऍक्शन आहे तुम्ही नुसते असे बसले आहात तर ते तुम्हाला खाता येणार नाही त्याच्याकरता तुम्हाला हात उचलायला लागेल आणि फळ तोडायला हा फळ तोडण्यापासून सुरुवात करावी लागेल कापाव लागेल असं सगळं तुम्हाला करावं लागेल याचा तुम्हाला सुरू ते सुरी थी अस अपेक्षित है तुम्हारा कापता ही फल खाता ही। आता हा सी खाने या शब्दाने बोध्य अ क्रिया है तोड़पण है हाथपण है सग सगरे। है सगड़पैकी तुम्हारा या व्यापाराच्या कारणाने सगळ्यात जास्त प्रकर्षाने या सगळ्यांपैकी कोणत्या गोष्टीपर्यंत पोहोचायच हा तो जो आशय आहे म्हणजे काय कि ती वस्तू तुमच्या ग गळ्याच्या खाली पली पाहिजे तिथे पोचायचे खाणं तर त्याला तुम्ही खाणं असं म्हणू शकता नुसतंच तुम्ही त्याला बघतायुष आहेत पण प्रत्येक क्रियेच्या संदर्भामध्ये तुम्हाला असं तम जे आहे ते दाखवता येईलच त्यालाच तुम्हाला कर्म म्हणते आणखी काय ध्यान जी क्रिया है ज्यादा ध्यानक्रिया एक निश्चित व्यापार है व्यापार मेरी तुम्हें अगर विशिष्ट शरीर अवयव संस्थान अना तुम्हें विशिष्ट अवयविशन मध्य बसना तो एक व्यापार है आधी तुम्हें नसना बसना hmm. एक व्यापार जला कशा करता हम ईश्वर को भाग अगर वेगा तुम्हारा आत का तुम्ही समोरच्या मूर्तीला हे करता तो भाग अगदी वेगळा आहे जो कोणी आहे तो ध्येय आहे हे तुम्ही जे सगळं हा जो सगळा व्यापार करता आहात यामध्ये तुम्हाला जी साधन आहे ते आता उपनिषदात वर्णिल्याप्रमाणे वाणी आहे मन आहे ति जे तुम्हाला यच्छेद वाग मनसी प्राज्ञा असं कठोपनिषदाबद्दल वाक्य आहे यच्छेद वाग मनसी प्राज्ञा आणि अर्थातच तथ रूपक आहे इंद्रिय रूपक आहे ना तथोपरिषद असा गीतेमध्ये पण आहे इंद्रिय आणि पराणे आणि त्यापुढे विषयभ्या इंद्रियभ्या परमस्तु पराबुद्धी बुद्धे परत असतुचा असं सगळं साकाठाचा परागृती व सगळं जे आहे ना त्यानुसार ते सगळं ही सगळी साधन आहेत त्याच्यामध्ये मन काय किंवा बुद्धी काय ही सगळी साधन आहेत पण ही सगळी बाजूला करून वाणी हे पण साधन आहे या सगळ्यांचा आश्रय करून तुम्हाला त्या ध्येय वस्तूपर्यंत पोचायचं पण ते सगळं लागणार आहे तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला जाता नाही येणार आहे पण अभिप्रेत सगळ्यात जे आहे ते तो उज्ज ध्येय विषय या सगळ्यांच्या असं तुम्हाला प्रत्येक क्रियेमध्ये करता म्हणजे काय आहे की खादं असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला ते काय क्रिया अभिप्रेत असते एखादी वस्तू एखादा पदार्थ तुम्ही नुसता असा डोळ्यासमोर बघत तर त्याला तुम्ही खाद असं म्हणत नाही अशी त्याला एक चौकट आहे जेव्हा ते तुमच्या गळ्याच्या खाली उतरत म्हणजे अन्न जलिकेतून खाली जात तेव्हा तुम्ही त्याला आता खाल्लं मी असं म्हणतो म्हणजे खाण्याची क्रिया तिथे पूर्ण झाली असं साधारणपणे आपण म्हणतो वृद्ध तसं प्रत्येक क्रियेच्या बाबतीत तुम्हाला वर्णन करून सांगता येईल घ्यायावईमध्ये हा व्यापार आहे आणि हे फल आहे प्रत्येक क्रिये बाबती संगता क्रिये मध्य अभिप्रेत है तर्व मान्य व्यायाधे समझा तो व्यामी मधे अर्थ नहीं अभिप्रेत कि बोलत है अर्थ अभिप्रेत नहीं है मैं एक सर्व अर्थ है समाजा ने दिल्ला चौकट पे चौकटी झा आधार ने अपन बोलत आणि त्याच्यातनच आपल्याला अमुक क्रिया तिचा व्यापार काय आणि तिचं फल काय याचं विश्लेषण आणि याचं स्पष्टीकरण आपल्याला करता येत आणि त्या अनुषंगाने मग इतरकारक पण इतर गोष्टी पण त्या क्रियेच्या परिपूर्तीसाठी म्हणजेच ते फल घडून येण्यासाठी म्हणून कशा काम करतात आणि मग त्यापैकी सगळ्यात इष्ट समजे सगळ्यात महत्वाचं हो ते हे व्यक्ती सापेक्षण असू शकत भूक लागली हे तमो तिथे तमो आहे पण तुम्ही वाक्य काय म्हणणार ते आधी मला फळ फर खायचं मला फळ खायचं पण प्रचंड भूक लागली आहे म्हणून ते खायचं झाली आहे हा नाही पण वाक्य काय तुम्ही म्हणणार कारण नाही कारण आम्ही कारण आपण काय करतो प्राथमिक तुम्ही जो भाषिक प्रयोग करताना त्याच्या आधाराने आपण स्पष्टीकरण सगळं तुम्ही तिथे असं म्हणणार का की मी भूक खातोय असं म्हणणार का तुम्ही <laughs> असं म्हणालात तर भूक हे आ, कर्म आ, अधिक कम झालं असं आपण म्हणत नाही आपण काय म्हणतोय भुकेमुळे मी खातोय भूक हे हा मग तिथे क्षुधांशमय म्हणजे भुकेला भागवतो असं म्हणाला की भूक कर्म झालं कारण तिथे भागवणे त्याचा एक वेगळा अर्थ आहे भागवणे म्हणजे काय पण तुम्ही जर का असं म्हणाला की मी फळं खातोय पण बुकेमुळे मी खातोय तर तुम्हाला भूक जी आहे ती अजूनही कर्म या पदाला देता येत नाहीये शब्दाद्वारा ती अजूनही तुम्ही म्हणू शकता हे हा हेतू आहे किंवा हे प्रयोजन आहे इथपर्यंत देऊ शकता तुम्ही त्याच्याकरता मग तुम्हाला मी बुकेला भागवत आहे असं म्हणा असं वेगळं वाक्य तयार करावे लागेल की ज्यामध्ये भूक हे कर्म होईल आणि तिथे तर ता इच्छित आहे बरोबर आहे भागवणे ह्या क्रियेची भागवण पूर्ण कर पूर्ण कर समझा भूक लगली अव्र भावना है भावने लग शरीर भावना नष्ट करनी साधन तीन साधन मिल जो कापार है व्यापार अन्षंगाने भूख हि जी का है ती, ती भावना कर्म जाए तो कम जाए तुम्हारा प्रत्येक क्रिय संगते म्हणून चौकट मोडची काय आहे की तुम्ही कसं तिथे वाक्य उच्चारणार ही गोष्ट सांगण्यासाठी मुळात म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आशय आहे तो आशय व्यक्त करण्यासाठी तुम्ही कुठलं वाक्य उच्चारणार आता तुम्ही म्हणताय भूक ही इच्छित जम आहे मग तेच तुम्हाला मी भूक खातो असं नाही म्हणता येणार मी बुकेला भागवतो असं म्हणता येईल ते बरोबर आहे या वाक्याने आणि बरोबर याचा अर्थ हे आपण सगळं मान्य सगळे मान्य करतोय असं आहे तर इथे तुम्ही काय सांगता मी म्हणतो ना बरोबर असं असं नाही म्हणून सांगणार आपण सगळे जे मान्य करतोय तो व्यवहार भाषिक व्यवहार कोणती ना कोणती गोष्ट कमव या भावना दर्शनामध्ये असलीच पाहिजे अर्थातच हे मानतात असलीच पाहिजे कारण ते त्या व्यापाराने उत्पन्न होणारं पल आहे आणि त्या पलाशिवाय ती क्रिया असणार नाही कोणतीच क्रिया असू शकत नाही सामान्य अस्तित्व ही क्रिया सोडली तर त्या अस्तित्वामध्ये सुद्धा प्राणधारण असं म्हणता मी आहे म्हणजे काय मी प्राणधारण करतोय असं म्हणता येईल तुम्हाला म्हणजे प्राण धारण करेल धारण करणे ही क्रिया प्राण हे त्याचं झालं कर्म असं म्हणता येईल तुम्हाला की होत मी सांगतो ना तेच कौमुनीमध्ये कारण त्याच्यामुळे आणखी दोन प्रक्रिया गुंतलेल्या आहेत ना मग जेव्हा शेवट्च, ते शेवटचं शेवटची प्रक्रिया झाली तिथे त्याने ते सांगितलं पण हा कौमुंथाचा विशेष आहे ते लक्षात सिद्धांत कौमु ग्रंथाचा हा विशेष आहे तमाम कर्म या सूत्राचं जे उदाहरण ते उदाहरण नुसतं तिथे न सांगतात कारण त्यामध्ये आणखीन काही गोष्टी गुंतलेल्या आहेत त्या सगळ्या गुंतलेल्या गोष्टी सांगून मग तिथे ते उदाहरण सांगतो तो वृत्त म्हणजे कर्तुदिप्सित तमम कर्म यानंतर अनभिते आणि कर्मणी द्वितीया ही तीन सूत्र एकत्र येऊन काही कार्य करतायत तेव्हा ते सूत्र अरिंद हे आलं हे उदाहरण उदाहरणात संदर्भामध्ये ते जरी लागू पडलं तरी सुद्धा अहम न्याय आक्रमक झाल नाही ईश्वर पण समजा अहमशय किंवा अहम असं तुम्ही म्हणाल्यानंतर आस धातू च्या संदर्भात सुद्धा फल त्याच एक आहेच त्यामुळे त्याला देखील ईस तम आणि त्यामुळे कर्म संज्ञा त्या संदर्भात सुद्धा येणारच आपण पुढे काय बघितलं होत कि इथे कर्म म्हणजे फळाचा आश्रय जो आहे तोच व्यापाराचा पण आश्रय आहे त्यामुळे आणि मग आता इथे जे कर्म आहे कर ते वेगळ्या शब्दाने सांगण्याची गरज आवश्यकता नाही आणि तिथे कुणाचा प्रश्न हे येतो कुठला प्रश्न की पाणगीने ज्या क्रमाने कडक सांगितली त्या क्रमांनुसार एकाच पदार्थाला कर्म आणि कर्ता अशा दोन संज्ञा तिथे प्राप्त झाल्या अशा वेळी जी पुढची संज्ञा सांगितलेली आहे ती जास्त बलवान आहे या क्रमामध्ये जी पुढची पुढची संज्ञा सांगितलेली आहे जास्त बलवान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जरी पदाश्रय आणि व्यापाराश्रय हे दोन्ही एकच असले तरी सुद्धा त्या वस्तूची व्यापाराश्रयाची भूमिका तिथे शब्दाने व्यक्त होती आणि फळाश्रयाची भूमिका शब्दाने तिथे व्यक्त होणार हा त्यातला विषय पण इप्सीचं तम याचं कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता ते ये वेगळं शब्दाद्वारे सांगता येतं का सांगितलं जातं का त्याचंही उत्तर देता येईल नाही असं तिथं उत्तर आकर्मक धातूंच्या संदर्भात पण इप्सीचं कोण आहे हे तुम्हाला त्यातही सांगता येईल आणि ते इन्विडिएबली व्यापार आश्रय जो असेल अपेक्षा वेगळं नसे आहे की मराठीत काही वाक्य शब्द म्हणजे वाक्य रचना आहे त्याच्यामध्ये जे धातू वापरतात ते अकर्तृ वापरतात सांजावलं कळमळलं तर मग अशा रचना असतात आणि मग त्यावेळेला काय म्हणजे ही जी रचना आहे याच्यात कळमळात क्रिये क्रियेच्या व्यापाराचा आश्रय आणि फलाचा आता इथे हा उजाडलं उजाडलं तर मग त्याला काय पण आता मला तुम्ही हे सांगा की उजाडले याचा नेमका अर्थ काय म्हणजे त्याच्यामध्ये आश्चर्य झालं आजूबाजूच म्हणजे बरोबर पण त्याच्यामध्ये काही व्यापार आणि फल असं तुम्ही जेव्हा म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये काय अभिप्रेत असतं उजाटले यामध्ये अशा रीतीने सूर्याचा उदय झाला असं समजा असेल तर असं म्हटलं अकर्मक असूच शकत अहम असणे म्हटलं तरी अहम राहार उभे असणे आय हे अधयंत पण अकर्मक धातू आहेतच अकर्मक धातूच्या बद्दल प्रश्न नाही अकर्तृक असं म्हणायचंय का तुम्हाला अकर्तृक जिथे करता नाहीये कोणा असं मला असं अहम असेल आपण काय म्हणतोय कर्म नाही म्हणतो तिथे अहम असे अध्यारुन कर्म काय आहे की जिवंत आहे हो मी मेलेल असेल तर मी अहम असणार की म्हणजे म्हणू शकणार नाही पण ते काय आहे की ते व्याकरणिक या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगाने स्पष्ट करणं कठीण आहे तुम्ही म्हणताय की ते पाहिजे आहे बाह्या व्याकरणिक दृष्टिकोनातून तिथे जे कर्म आहे ते आहेच कर्मही आहेच तिथे फक्त ते कर्त्यहून वेगळं नाही तो अहम जो आहे तोच त्याच्याच तो ठिकाणी कर्म पण आहे आणि करता पण आहे त्या दोघांपैकी जी कर्त्याची भूमिका आहे त्या अहमच्या ठिकाणी असणारी ती त्या शब्दाद्वारे व्यक्त झाली म्हणजे असनीही मधला जो मी आहे मीने जो करता करता व्यक्त झाला तो करता या अहमपेक्षा वेगळा नाही अशी भूमिका त्या कर्त्याच्या अहमच्या ठिकाणीची शब्दाद्वारे मग तो म्हणून मग त्याला अशा धातूंना आपण अशा क्रियांना आपण अकर्मक क्रिया आणि आकर्मक धातू असं नाही पण आता हे जे असे आहेत ना उजाडलं किंवा म्हणजे उजेड पडला अंजार सांज असं ही या क्रिया जे आहेत यामध्ये नामाचा जो क्रियापदामध्ये ना समावेश झाला तर त्या अनुषंगाने व्यापार त्या अनुषंगाने जर का त्याच्या व्यापार आणि पद यांची मांडणी केली तर आपल्याला हे कळू शकेल आता पुन्हा प्रश्न असा येईल की प्रयोगामध्ये आपण त्याचा कसा करतो वापर कसा करतो प्रयोग कसा होतो त्याचा समजा तिथे कर्त्याचा आपण उल्लेख करत नसू तरी सुद्धा कोणती क्रिया ही कर्त्याशिवाय असणार नाही असं अग्रहित धरल्यानंतर yes. तिथे तुम्हाला कोणता तरी करता धरावा लागेल की जो त्या क्रियेमध्येच okay. त्या क्रियापदाचाच भाग झाला क्रियापदाचाच भाग झाला तर असं जेव्हा होत तेव्हा त्या धातूला वेगळ्या प्रकार वेगळ्या प्रकारचा वापर त्याचा होतो असं म्हणून असं म्हणावं लागेल तो त्या ठिकाणी होतोय असं दिसतात संस्कृत मध्ये असं किती प्रभाव किती प्रभाव नाही तिथे मग काय होत की प्रभाता हीत वगैरे असं होऊ शकतो प्रभाव चालत आहे ना तो इथे प्रभातमदे आपण असती असं क्रियापद गुलीत धरतो प्रभात असतील किंवा जातं किंवा असतात क्रियाबद्दल नाहीये क्रियाबद्दल स्टेटच नाही आहे नाही नाही प्रभातम घ्यायला क्रियापदाच स्टेटस नाही घेऊ शकतो त्याचा अर्थ तुम्ही वेगळा केला तर प्रभाता शर्वारी तिथे तुम्ही भाधातू तु घेतलात ना प्रकाशने तसाच प्रभातम मध्ये पण जर का तुम्ही भा धातू तु घेतलात प्रभात याचा घेऊन जर काभातम किंवा सुप्रभातम तिथे कदाचित तुम्हाला अस्थिचा संबंध घ्यावा लागेल अस्थिन घेत हो तिथेही दुरीत धरावंच लागेल त्याशिवाय त्या प्रभातमच्या विभक्तीचा तुम्हाला विचार उद्घाटन करता येणार आश्रय आहे स्पष्ट व्यापाराचा आश्रय दिसत नाही किंवा फलाचा आश्रय सुद्धा फलाचा आश्रय दिसतो की इथे सांगितलं आपण त्याविषयी पुन्हा सविस्तर घट्टकुट्ट्या प्रभाता येतं असंच वाक्य प्रभात येत म्हणजे पहाट झा पडण कुटी हे नामधातू झाला हो नामधातूच निष्ठांत रूप केलेलं आहे पण अर्थात तिथे अस्थि असं आपण म्हणणारच संस्कृत म्हणजे तुम्हाला अस्थिच्या शिवाय म्हणता नाही उजाडणे म्हणजे उजाडणे हा नामधातूच म्हणाला आणि आता उजाडलं उजाडलं असं म्हणू शकता का उजाडला आहे असं म्हणू शकत आहे पण नाही काळात उजाडला आहे हा वेगळा काळ असेल आणि हा वेगळा काळ असूतकाळामध्ये पहिला उजाडलं आणि वर्तमान पूर्ण वर्तमान काळ उजाडला दोन वेगळे काळ असतील वर्तमान काळ कसा होत पूर्ण वर्तमान काळ आहे आणि उजाडले हा भूतकाळात उजाडलेतर कर्मी पु शो उजाड़ी सकाळ उजाडली नाही असं म्हणू शकत कायम नकून सकाळी सकाळ आशेचे किरण उजाडले वेगळा होऊ शकतात ठीक बरोबर ठीक आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा कसं करायचं आपण करू शकतो आता मुद्दा आपला होता दा, आ, की हा हरिमजी हे कर्तुरी कर्म याच उदाहरण आहे आता उदाहरणानंतर प्रत्युदाहरण सांगणं हे महत्वाचं असतं म्हणजे सिद्धांत कमोदीमध्ये आपल्याला अशा रीतीने मागे पुढे बरंच करावं लागणार सांगतो था। ना असं बरंच मागे पुढे करायला लागणार आहे हे सूत्र जस उदाहरण तिकडे आहे ते बघून मग परत मागे येऊन आता प्रत्युदाहरण प्रत्युदाहरण याचा अर्थ प्रतिगृत उदाहरण म्हणजे म्हणजे उलटम उदाहरण प्रतिगतम उदाहरण याला म्हणायचं प्रत्युदाहरण म्हणजे सूत्राचं उदाहरण नाही आहे सूत्र कुठे प्रवृत्त होतं त्याच उदाहरण नाही आहे एका या सूत्रामध्ये समजा एखादा शब्द नसता तर या शब्दाच्या अभावाने सूत्र जर का प्रवृत्त प्रवृत्ति मु का उदाहरण है कि अनिष्ट हो शक अदाहरण है दोन प्रकार अनिष्टोत्पत्ति कि इष्ट अनुत्पत्ति जे इष्ट है तो होनिष्ट है तो हो अनिष्ट आणि इष्ट अनुपळा म्हणून त्या सूत्रामध्ये तो शब्द असणं आवश्यक आहे असं त्या प्रत्युदाहरणाचं तात्पर्य आहे आणि म्हणून जेव्हा प्रत्युदाहरणाचा प्रश्न विचारला जातो त्यामध्ये ज्या शब्दाविषयी चर्चा आपण करतो आहोत तो शब्द त्या प्रश्न वाक्यामध्ये येतो म्हणजेच ने, ने, करतुग करतुग करतुग करतुग किम। करतुग किम आता समजा इथे पुढचं वाक्य काय आहे त्याच्या आधीच वाक्य कर्तुह कर्तुह किंम असं वाक्य आहे ना पुढचं कर्तुह किंम कर्तुह किंम याचा अर्थ असा आहे आता ह्या प्रश्नवाक्यामध्ये कर्तुह असा शब्द सूत्रातला आलेला आहे म्हणजे हा त्या प्रश्नाचा उद्देशभूत शब्द आहे म्हणजे ह्या सूत्रामध्ये कर्तुह असा शब्द का आला म्हणजे कशाला हवा कशाला त्याच्यामधला अभिप्रेत अर्थ असा आहे की जर हा कर्तुहू असा शब्द या सूत्रामध्ये नसेल तर हे सूत्र त्याच्या अभावी इप्सिततम कर्म असं होईल कोणाचं इप्सिततम कोणाचंही इप्सित असं झालं असा त्याचा अर्थ होईल आता समजा या सूत्रामध्ये कर्तू असा शब्द नसेल आता सूत्र काय आहे कर्तु इप्स करत कर्तु कर। हा कर्तु हा शब्द नाही काढा तो आता सूत्र काय झालं कोणाचं इच्छित चमन स्वतः काही या सूत्रामध्ये सांगितलं जाईल कोणाचंही इच्छित कुठल्याही कारकाचं इच्छित चमस जे काही असेल त्याला कर्म म्हणा असं म्हणावं लागेल मग असं म्हटलं असताना काय होईल पुढचं ते जे अनिष्ट उत्पन्न होईल किंवा जे इष्ट उत्पन्न होणार नाही ना ते त्या पुढच्या वाक्यात सांगितलं काय पुढचं वाक्य आहे मासे माशेशू अश्वनी या वाक्यामध्ये हे वाक्य बरोबर आहे म्हणजे हे इष्टवाक्य आहे ब्रकार हे इष्टवाक्य हे वाक्य प्रयोगात आलेलं आहे माशेशू अश्वम बदना म्हणजे घोड्याला उडदामध्ये बांधतो शेतात शादान मध्य बांधत कशा सा घोड़ा आवड़ता खा दुसरी जागा न से आता बे अर्थाच धातु वे बंध कि बध सॉरी बंध असापर है, है क्रिया करना तो चैत्र दैव देवदत्त वगैरह है जे फल है जे जो पदार्थ स्वतंत्र असा होता तो स्वतंत्र न रहा वश कोणाच्या तरी वश होणं असं जे हे सगळं हा जो हे जे फल आहे त्या पलाचा आश्रय हा तो अश्व आहे तो अश्व आधी मनाला येईल त्याचा संचार करत होता आता तो करत नाही हे त्या ती क्रिया झाल्यानंतर सिद्ध झालं म्हणून अशा रीतीने तो अवश होता म्हणजे तो जो घोडा होता तो आधी जो मुक्तपणे संचार करत होता तो आता विशिष्ट व्यापार केल्यानंतर ते करू शकत नाही हे त्या स्त्रियेचा फल आहे बधने क्रिये से फल है घोड़ा तुम्हें बढ़ता है अर्थ तो आता मुक्तपने संचार करू शक अभी तो मुक्तपने संचार करू शक होता तुम्हें बंदा अर्थ बांध है घोड़ाला अर्थ का उगे जाऊकुरे का ही करू शको तरह नहीं एक बहुत अर्थ तो आता ताब्याला ताब्याला अर्थ तु आपण म्हणू तसं स्वतः करेल अशा रीतीने तो वश होणं हेच त्या क्रियेचं फल आहे त्या फलाचा आश्रय आहे गोडा आणि आता आपल्या या सगळ्या प्रक्रियेनुसार गोडा हा काय झाला इक्षीचा चम झालं आता सूत्र आहे इक्षीच कर्म सुदैवाने कर्त्याचा इक्षित जम आहे ठीक आहे गोडा हा कर्त्याचा इक्षित म्हणून तो झाला कर्म आता हे जे कर्म आहे घोडा हे जे कर्म झालं त्या कर्माच्या दृष्टीने माश हा जो पदार्थ आहे तो नुसता ईक्षीचा जमान आहे ईशीचा नाही हे ईचा चम आहे त्याला ते अत्यंत प्रिय माश हा जो पदार्थ आहे तो त्या कर्माचा ईशीचा तमा आहे मासा हे त्या कर्माचा ईम असल्यामुळे शुत्रला हे ईषेचं तमम कर्म त्या माशाला सुद्धा तुम्हाला कर्मसौज्ञा द्यावी लागेल त्याला कर्मसौज्ञान दिल्यानंतर पुन्हा सगळी प्रक्रिया करून त्याला सुद्धा त्या नवी असल्यामुळे द्वितीय बी करा असं करायला लागेल तुम्हाला की जे इष्ट नाही म्हणजे जे अनिष्ट आहे त्याची उत्पत्ती होईल आणि जे इष्ट आहे माशेशू अश्व अश्वम त्याची अनुत्पत्ती होईल हे टाळण्यासाठी म्हणून सूत्रामध्ये कोणता शब्द आवश्यक आहे कर्तुह हो असा शब्द आवश्यक आहे पुढचं कौमोतलं वाक्य कर्तुह इप्स आहेत म्हणजे इक्षित समा आहे कर्त्याचे नव्हे कर्त्याचे नव्हे याचा अर्थ कर्त्याचे नाहीत म्हणून त्यांना कर्म संज्ञा येत नाही इष्ट वाक्यामध्ये ते कर्त्याचे इच्छित नाहीत ते कर्माचे इप्सित म्हणजे ह्या सूत्रामध्ये कर्तुह असा शब्द नसता तर ते इच्छित असल्यामुळे कर्माचे का होईना त्यांना कर्मसंज्ञा द्यावी लागली असती तिथे होऊ नये म्हणून तिथे तुम्हाला कर्तुह हा शब्द नितांत आवश्यक आहे त्यामुळे ते सगळं अनिष्टोत्पत्ती इष्टान हे सगळं टाळलं पुढे वाचा तम ग्रहण हा आता पुढचा प्रश्न पहिला प्रश्न कळलं ना तुम्हाला पहिलं प्रत्युदाहरण कळलं ना तसं त्याचा पुढचं प्रत्युदाहरण तमक ग्रहण आणखी याचा अर्थ काय या सूत्रामध्ये तम तम असा शब्द कशाला घेतला का वापरला तमक तमक म्हणजे तम प्रत्यय तमक असं त्याचं पाणीय प्रत्यय रूप आहे तो त्यातला इच्छुक दिलाय तो अलंतीने अलंतींनी इच्छुक दिलं ह्या सूत्रामध्ये तमप असं का म्हटलं पुन्हा कल्पना काय कि समजा ह्या सूत्रामध्ये तमप असं म्हटलं नसतं पण तो सध्या पुढे ग आल्यानंतर त्या पोचत ब होत म्हणजे सूत्रात समजा तमक असा शब्द नसता तर सूत्राचा आकार काय झाला असता कर्तुभ कर्म असं झालं असत कर्तुभ कर्म याचाने काय झालं असतं पुढचं वाक्य वाचा पयसा ओदनम म्हणते पुढे वाचा कर्म थांबा पयसा ओदनम म्हणते हा हा बरोबर भात जो आहे तो दुधाबरोबर खातो तिथे याच्यामध्ये वाक्याचा अर्थ असाय की ह्या सूत्रामध्ये इप्सित तम असा जो शब्द आहे त्यामध्ये तम जो प्रत्यय वापरलेला आहे तो कशासाठी म्हणजे समजा तो त्या सूत्रात नसेल तर सूत्र काय होईल करतू करतू इप्सितम करतो कर्म ईप्स याचा अर्थ जे इष्ट आहेत ते पण इष्टतम नव्हे इष्टतमचा अर्थ काय सगळ्यात प्रकर्षाने इष्टीत म्हणजे काय इष्ट अनेक गोष्टी इष्ट आहेत जसं आपण बघितलं त्या देवदत्ताला भात शिजवण्यासाठी बऱ्याच गोष्टी इष्ट आहेत त्या पाहिजेत त्याला पण त्यातलं इष्टतम एकच आहे भात मग तम असं म्हणण्याचं कारण काय यास सूत्रा मधे तम मटल नुस्त कर्तु ईप्सित कर्म तर, तर पयसा ओदनम भूंगते ये वाक्य सिद्ध हो पयसादनम भूमते भोजनक्रिया है भोजनक्रिये का जो करता है को च्र मित्र देवदत्त या देवदत्ता जो व्यापार है हाथाचार व्यापार त्या व्यापारा ने फल अर्थात अन्न गड़ा उतरण हा जो फलरूपी भाग है भागाच्रय तो ओदन ओदन है इच्छितम है कि अपन क्षण पर इ्सित है नुस्त सूत्रात्तम शब्द नहीं है ओदना कर्मसंज्ञा जाप्छित है प्रमाण वय था पण दुधाबरोबर भात खात त्यामुळे दूध दूध हे सुद्धा इप्सीत आहे त्याला सुद्धा कर्तुह इप्सितम कर्म असं जर का सूत्र म्हणाला तर ते पयस सुद्धा इप्सीच आहे त्यामुळे त्याला पण कर्मसंज्ञा द्यावी लागेल आणि मग पुढचं अनिष्ट सगळं होईल म्हणजे अनिष्टोत्पत्ती होईल आणि जे इष्ट आहे त्याची उत्पत्ती होणार नाही इष्टानुत्पत्ती होईल जे टाळण्यासाठी आता तुम्ही तमग्रहण केल्यानंतर पयस हे इप्सीत आहे पण इप्सीचा तम नाही दूध नसेल तरीही भात खाईन असं तो म्हणतो काही काय असं लोक म्हणू शकतात की नाही दूध असेल तरच की तो भाग वेगळा पण दूध नसलं तरी मी भाग खाई ना असा याचा अभिप्राय आहे पण इप्सीचा तम भाग आहे दूध हे इप्सित आहे आता तमगुराण नसतं केलं तर नुसतं करतो ही इप्सितम कर्म असं म्हटल्यानंतर पयस ह्या इप्सिता पयस हे इप्सित आहे या इप्सिताला सुद्धा कर्मसंधा द्यावी आलेली असती ज्यामुळे अनिष्ट उत्पन्न झालं असतं ते होऊ नये म्हणून इप्सीच तम असं म्हणायला लागलं आणि मग आता तम म्हटल्यानंतर येण्याचा प्रश्न नाही केवळ ओदन हेच इप्सीच तम नाहीहून ते त्या तमच्या अर्थातच त्या चौकटीतच ते निबद्ध झालं बाहेर गेलं पण तम याचा अर्थच असा की अनेकांमध्ये अनेकांमध्ये दो मुझे तर नहीं एक दाख ना पनेक एक तम नहीं दाखिल हाँ अगर आप अगर आपकी विवक्षा उस प्रकार की है इसलिए सबसे पहला प्रश्न इसलिए सबसे पहला प्रश्न ये है कि आपके मन में कौन सा अर्थ गोचर है जिसको व्यक्त करने के लिए आप शब्द का प्रयोग करना चाहते हैं अगर उस प्रकार का है तो आप वो कर सकते लेकिन अगर लेकिन अगर इस प्रकार का अर्थ आपके मन में है कि दूध से दूद खाता है इसका अर्थ यह है कि अगर दूध नहीं होगा तब भी वो दही से खाएगा या कुछ या फिर कुछ नहीं होगा तो केवल चावल खाएगा अगर उसके मन में दूध-टि- अभिप्रेत ॲसा अगर है पया इप्सिका होदन इप्सिमा होगा ओदन हम नहीं, नहीं, ते असं कर्तकला टेक्निकली कावळा आहे पाणी खूप खाली आहे तर ते दगड टाकून टाकून वर करतो तर ते करण झाला ना दगड असच ते ग्लास आहे थोडच आहे पयस तर ओल्या टाकून टाकून ते पैसे ओल टाकून टाकून ओल्याने टाकून टाकून पैसेच आहे आता तो तो ना त्याच्यामध्ये मला काही माझं वैवध्य नाही आहे त्याला ते वाक्य जे होत ना असं बरोबर असिस्टंट शक्य आहे शक्यता कशी आहे म्हणजे पयावा भुगते याचा फोन म्हणूनच ते असं चालेल मी कायम सांगितलं ना की वक्त्याच्या मनात काय ते महत्वात इसली सर त्याने आबे आणि पेरू खाली अशा वाक्याचे संस्कृत आपण आणि पेरू खाल्ले फाने फलासा असं आहेत आणि पेरू पण हे विचारायचं एकच म्हणू शकतो का मी या दोघांना जोडी मिळून एक म्हणू का आपण खाण्याची एक क्रिया आधी दृहीत त्या वाक्यात एक खाल्ले या वाक्यामध्ये आंबेकलम आणि मग पुढचं आणि धरून पुढचं वाक्य आणि त्या वाक्यात मग ना सौदा सहा काय आमदल आणि काय फेरूला म्हणला पेरूला दुसरं म्हणलं फळ फोप आणि कुठल्या तरी दोन्ही खूप सूक्ष्म आणि बरेच इश्यूज मुद्दे आहे तो क्रियांना जोडतोय नावांना जोडतोय त्याचप्रमाणे कर्म जे आहे ते एक कारक आहे तर एका क्रियेमध्ये असंख्य वस्तू एक कारक मन जोड़ा एक कारक जन कर्म एक संज्ञे हो एक कारक असन एक भूमिका ती एक मत हि भूमिका एक, एक समूह बजावत है का एक व्यक्ति बजावत है बजावते है भाग वेगा आता जेव्हा तुम्ही असं म्हणता की आम्रफलम कदली फलम च भक्षणक्रिया जी आहे त्या क्रियेच्या अनुषंगाने जो व्यापार आहे त्या व्यापाराचा आश्रय आहे चरित्र आणि त्याच्या फलाचा जो आश्रय आहे तो हे दोन आहे पण जो जी भूमिका त्यांची आहे भक्षण क्रियेच्या अनुषंगाने ती एकाच प्रकारचे आहे त्या दोघांच्या ठिकाणी असणार आणि म्हणून ती ही भूमिका म्हणून ते कारक इप्समा आहे भूमिका इप्सम्याख्या काय केली आहे कर्तृह क्रियातम कारकाला कर्म असं म्हणायचं त्या व्यक्तीला नव्हे व्यक्ती किती असू द्या पण अशा अनेक व्यक्ती जी भूमिका बजावत आहेत ती भूमिका एकच आहे ती भूमिका अत्यंत महत्वाची असली पाहिजे असं म्हणता येईल की दोन्ही भूमिकेच्या पोटात किती अजून घालू शकतो आता जर का तुम्ही क्रियापदालाच जोडलं तर मात्र वेगळा बद्दा होईल दोन वेगळ्या क्रिया जोपर्यंत अशा वेगवेगळ्या कर्मांची जोडणी होत नाही तोपर्यंत तरी एकच क्रिया आहे तिचं एकच कर्म आहे असं तुम्हाला म्हणायला लागेल अर्थात म्हणजे अर्थात तिथे सुद्धा तुम्ही जर का सूक्ष्मपणे बघायला गेला तर तुम्हाला असं म्हणता येईल की या दोन क्रिया आहेत त्या दोन क्रिया तुम्ही जोडल्या आहेत आणि लागवासाठी म्हणून तुम्ही त्या एकाच वाक्यामध्ये सांगितले म्हणजे अहम आम्रफलम खाला अहम कदली खामी आजामी असं तुम्हाला म्हणता येईल आणि ह्या दोन क्रियांचं तुम्ही एकत्रीकरण करून हा माम्रपदम कदलीपदम च मुद्दा असा आहे की की दोन्ही वाक्य तुम्हाला म्हणता येतात दोन्ही प्रकारे हे तुम्हाला म्हणतायचं दोन एक्मिटिड वाक्य आणि एकच वाक्य असं करून तुम्हाला म्हणता येतं त्यामुळे इथे तुम्हाला फार त्यामध्ये वेगळे त्याच्यात नाही त्याचा संबंध तुम्हाला दाखवत राहते पण एक वाक्य तुम्ही पूर्ण केल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरं वाक्य बोलता अहम कदरी फलम खादा मी आणि त्यानंतर अहम आम्र फलम खादा मी असं तुम्ही म्हणता तिथे तुम्ही पुन्हाही खादा मी किंवा दुसऱ्यांदा केलेल्या असल्यामुळे जर तुम्ही म्हणू शकता त्या मागच्या क्रियासाठी म्हणून आणि एकत्रितपणे निर्देश आपण करू शकतो दोन दोन भावनेमध्ये दोन इक्वल राईट्स आहे दोन्ही गोष्टीला पण त्याचं आपण तर नाहीच करतो आपण एवढंच म्हणतो की दोन खादामी ह्या दोन क्रिया आहेत खाद असं दोनदा वापरून बोध बोधीच झालेल्या तर एकच क्रिया आणि तिचं कदली फल आणि आम्रफल अशी दोन कर्म आहेत असल्याच्यामध्ये आपण हे करतो कर्मच नाही असा प्रश्न होता असा प्रश्न येतो ना दिसतो ना त्याचं उत्तर आपण असं दिलं तिचे भूमिका जो समूह का म्हणून तिचे आला त्या च अर्थ समुदाय असा आहे समुदाय समूह्या दोघांचा समूह समूह म्हणजे एक मग त्या एकाचा संबंध त्या भूमिकेशी भूमिका जे कारक आहे त्याच्याशी त्या एकाचा संबंध आला आणि तो, था था तो, तो था था। एक असंख्य ठिकाणी जाऊ शकतो असं झालं फॉल्ट हम लोग फॉलो करते हैं हां और फलाश् ने यतो तो एक ही हम्म तो वही वही वही बता रहे हैं वही बता रहे हैं अनेक में फलाश् व्यय तो एक ही फलाश् ने यतो है यही शनिवार कैसे सर हम कदी परम हुआ हम लोग परम हां पास हो गए तो तो यही हो मतलब हम सब आश्रय एक में मां तो आश्रय असं नाही या सगळ्या गोष्टी त्याचा पण विचार करायला लागतो सांगताना सर आपण पाणी वेगळाच राहून घेतला कार कसं म्हणत पण आपण हे शिकतोय त्यात पुन्हा आपण म्हणजे कर्म कौदीमध्ये स्पष्ट करून सांगितलं ना का घेतोय कौदीमध्ये तो जो क्रम घेतलेला आहे त्याला वेगळं कारण आहे आणि जेने जो क्रम घेतलेला आहे त्याला वेगळं कारण आहे ते कारण आता एकदा आपण बघितलं आता अकर्मक जातून त्या संदर्भामध्ये कर्म हे दोन्ही एकच वस्तू आहे त्या ठिकाणी त्याची कर्तृत्व ही भूमिका जास्त नव्हतं आता अशा रीतीने या सूत्रामध्ये जर का तमळ असा शब्द नसता तर कर्तृह इप्सितम कर्म असं म्हणावं लागलं असतं आणि मग पयस हे सुद्धा इप्सित झालं असतं आणि मग त्याला सुद्धा कर्मसोज्ञा द्यावी लागली असती आता मात्र इप्सित तमालाच कर्मसंज्ञा द्यायची असल्यामुळे वयस हे इप्सित तम नसल्यामुळे त्याला कर्मसंज्ञा झाली नाही आणि ते करण असल्यामुळे साधक तम असल्यामुळे त्याला करण संज्ञा झाली आणि वयसला सारखी संज्ञा कर्मसंज्ञा झाली असती तर मग वाक्य असे अनिष्ट झालं नाही तस नव्हे पोदनम भूमत्यास झालं अच्छा दोन कर्मचारी असल्याचं पया हा ओदन अनिष्ट आहे अनिष्ट म्हणजे वापरत नाही वापरत नाही अनिष्ट म्हणजे भाषिक नाही म्हणून ते त्या सूत्रकाराला अभिप्रेत नाही कारण शेवटी काय आहे की प्रत्येक शास्त्राचं प्रमुख उद्दिष्ट उद्देश हे जो भाषिक व्यवहार आहे आता व्याकरणशास्त्रामध्ये जो भाषिक व्यवहार आहे त्याची उपमृत्ती लागली पाहिजे कसाही असेल त्याची उपत्ती लागली पाहिजे आणि तो कुठेही सुट्टा कमाली याकरणाच्या नियमामुळे नियमा त्याची उपपत्ती लावणं हे प्रमुख काम आहे ते इष्ट आणि अनिष्ट याच्यामध्ये फक्त नकार लागत आपण जे क्वालिटी दे देतो दे चांगलं वाईट हो का नाही आहे नाही आहे इष्ट अनिष्ट याचा अर्थ हा गुण असं नाही इष्ट याचा अर्थ जे भाषिक आहे त्याची उपपत्ती लावली पाहिजे आणि अनेष्ट जे भाषेत नाही त्याची पण उपपत्ती लावली पाहिजे पण ते उत्पन्न होत असेल जे भाषेत नाही ते उत्पन्न होत असेल तर ते थांबवलं पाहिजे तुमच्या शब्दांनी आणि जे इष्ट आहे उत्पन्न होत नसेल तर तुम्ही अशी शब्दांची रचना करा ज्याने ते देखील थांबलं पाहिजे तो नाही आहे बरोबर बरोबर पण तो माझ्या मनात नाही आहे बरोबर पण स्पष्ट करायला पाहिजे बरोबर नाही भाषिक व्यवहाराच्या दृष्टीने पण भाषिक व्यवहाराच्या दृष्टीने की विवक्षतेच्या दृष्टीने यांच्यामध्ये अभेद आहे भेद नाही आहे पण जो भाषिक व्यवहार आहे तो विवक्षेवरच अवलंबून आहे मना मधे ती इच्छा है मनुन त्यवहार करता है दोन मधे दो, दो विरुद्ध है अभी विवक्षा नहीं भाषिक व्यवहार ही नहीं जर का जी विवक्षा आई तो तरह भाषिक व्यवहार ही अल अभेद है विवक्षा माध्यमी एक भाषिक व्यवहार भलताच है नहीं होना जर का मी घाबरलोय तर मी अरे वा असं नाही <laughs> म्हणणार माझी विवक्षा समजा भीतीची त्याने प्रेरित असेल तर मी अरे अरे किंवा आई ग वगैरे असंच काहीतरी म्हणे विवक्षा आणि जो प्रत्यक्ष शब्द उच्चारला गेला यांच्यामध्ये एक प्रकारचा अभिचा संबंध आहे हा बापरे बरोबर मला ते कळलं नाही <laughs> आणखीन <laughs> एक भाग आहे तो पुन्हा ने ही संज्ञा इथे स्पष्ट झाली बरं का आणखीन याच्या स्पष्टीकरणाचा एक भाग थोडासा आलेला आहे तो पुढच्या वाक्यामध्ये झालेला पण त्यामध्ये अनुवृत्तीचाही संदर्भ आहे तो पुढच्या वाक्यात उच्च वाक्य असं सांगताय की या सूत्रामध्ये कर्म, कर्म, कर्म, कर्म असा शब्द कशाला पाहिजे तमम कर्म असं कर्म कशाला म्हणायचं मग जो दुसरा पक्ष आहे तो म्हणतो अरे समजा कर्म असं म्हटलं नसतं तर कर्म ही सौजा प्राप्त कशी झाली असती तो म्हणतोय झाली नसती असं तो म्हणतोय समजा इथे कर्म हा शब्द वापरला नसता तर कर्त्याचं इप्स आहे त्याला कर्म अशी संज्ञा आली नसती त्यावर पूर्व पक्षाचं म्हणणं असं की अरे नाही आली असती कशी आली असती तर एक चार पंचेचाळीस बघा एक चार पंचेचाळीस अष्टाध्यायी बघा कौमु बघू नका अष्टाध्यायी बघा अधिशिंग शासन करार पंचेचाळीस अधिशिंग ते नका बघू कारण का बघू तुम्ही अष्टाच्ययी बघा अष्टाध्याय कारण लक्षात राहत नाही नाही तरी नका बघू तुम्ही आष्टी बघा पंचेचाळीस ही दोन्ही सूत्र महत्वाचीन स्थासा कर्म असं कितवं सूत्र आहे त्रेचाळीसावं सूत्र आहे जो पूर्व पक्षी आहे तो काय म्हणतोय या कर्तुलिप्सीचं कमन कर्म या सूत्रामध्ये कर्म असा शब्द नका घालू आवश्यकता नाही सत्ते जाई, सत्ते जाई तो तो का आवश्यकता नाही कारण तो अनुवृत्तीने मिळतोच आहे कुठन अनुवृत्तीने मिळतोय अधिशिन कर्म याच्यात आहे ना सेहेचाळीसाबा उतर आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये पण तो येतोय एकोणपन्नास मध्ये पण येईल असं काय आहे कळलं आणि हा प्रश्न विचारण्यामागचं तात्पर्य असं आहे की पुन्हा जो एक एक शब्द आपण वापरतो तो काहीतरी प्रयोजन त्याला असलं योगाचा शब्द वापरला असं वापरलाय आणि तो व्यर्थ आहे तर कशाला वापरायचा काहीतरी प्रयोजन असेल तर वापरा हा कर्मशब्द जो तुम्ही वापरलायची अजिबात आवश्यकता नाहीये आणि तुम्ही जास्तीच बोलताय असा आक्षेप आहे का कारण एक चार सेहेचाळीस मध्ये कर्मशब्द वापरलेलाच आहे तो सरळ सरळ अनुवृत्त येईलच एक चार एकोणपन्नास मध्ये असा आक्षेपकाचा आक्षेप आहे कळला तुम्हाला आक्षेप काय येतो हो तेच ना परत का आलाय असा प्रश्न आहे सेहेचाळीस मधनं जर का कर्म हा शब्द तिथे आहे मिळत आहे तुम्हाला तर एरवी तुम्ही अशा पद्धतीने अनुवृत्त आणता शब्द आणि एक एक शब्द एक एक मात्रा वाचवता नाही का ना, ना, सांगतोय तुम्हाला तो सिद्धांत पक्ष आहे ना तर सिद्धांत पक्षाकडे येण्यासाठी पूर्वपक्ष रंगवून जाऊन नको का सांगायला म्हणजे मग तो, तो सिद्धांत पक्ष हे होतो ना पण म्हणजे तुम्हाला ती भूमिका समजली पाहिजे जो पूर्वपक्षी आहे ना त्याची भूमिका अशी आहे की एवढी तुम्ही अर्धमात्रा वाचवली तर पुत्रोत्सव साजरे करतात असे तुम्ही वयाकरण लोक आणि इथे एवढा कर्म असा मोठा शब्द तुम्ही कसा काय घेता अशी त्याची शंका आहे आता त्या शंकेचं उत्तर काय बघा त्या शंकेच उत्तर असं आहे की एक चार सेहेचाळीस मध्ये जो कर्मशब्द आहे आलेला त्याला एक चार पंचेचाळीस मधला आधार असा शब्द जोड़ा है अदिशी स्था कर्म हर्थ काीन धातु अधिउपसर्गपूर्वक अवान जो आधार अर का जो आधार से त्या आधाराला कर्म म्हणा असं त्या एक चार शेहेचाळीसचा अर्थ आहे अधिशी अधिस्था आणि अधिआश यांचा प्रयोग असताना त्यांचा जो आधार आहे आधार त्या आधार आधाराला अधिकरण नका म्हणून आधारोधिकरण अधिकरण नाही म्हणायचं काय म्हणायचं कर्म म्हणा कर्म म्हणायचं कशाला कर्म म्हणायचं आधाराला कर्म म्हणायचं अधिशी आणि अधि आस म्हणजे तीन न तुलना जेव्हा आधी असा उपसर्ग लागला असेल तेव्हा त्यांच्या आधाराला कर्म असं म्हणायच म्हणजे पण तिथे आधी नाही आधी असेल हा अधि उपसर्गपूर्वक असं जातो पाहिजे आपलं हे काय पहिला नियम काय व्याकरणशास्त्राचा शब्दाचा शब्दाच रूप हा त्याचा अर्थ आहे जेव्हा अधी आणि आस असं म्हटलंय तेव्हा त्याचा अर्थ अधी आणि आस अस नुसतं असं घ्यायचं नाही आलं ना लक्षात समजा जिथे होत नाहीये तिथे वेगळ्या नियमाने ते सांगितले जात करावा करावा तदादी हो तदंती करा वगैरहपने संगित जाए संगित जिथे नहीं है तिथे जो शब्द उच्चारोच अर्थ मन घाला कार्य कर अधिशी अट्ला अधि आस अटर अधि आस ये कार्य कर मुद्दा का शी अति अभियाला कर्मच् अभिन अभि नी दोन उपसर्ग ज्या लगे असा जो विषय धातु को कर्म आधार कर्मा अभि नी ये दोन उपसर्ग ज्या लगले असा जो विषद धातू त्या विषदातूच्या आला कर्म म्हणा एक चार सत्तेचाळीस आहे ना अभियानिनी असे दोन उपसर्ग दो ज्या विषदातूला लागले आहेत त्या विषधातूच्या आधाराला नाही नाही नाही अभियानिनी एकत्र अभि आणि विषय असं असेल तेव्हा तेव्हा त्याच्या आधाराला कर्म असं म्हणा हे झालं एक चार सत्तेचाळीस आता एक चार सत्तेचाळीस बघा उपान उपानुव्याचा उप अनु उप अनु आ। उप, अनु अठे जर का वस धातु आला वस उप अधिक वस अनु अधिक वस अधिधिक वस सु वस ये सुटे सुटे अर का वस धातु प्रयोग अल तो को कर्म वना? आधाराला आगा कर्म कहले कर उपानज्ञान वसहा अर्थ का उपवस अधिवस अनुवस आणि सावस यांचा प्रयोग असताना त्यांच्या आधाराला कर्म असं म्हणा बरोबर आता एक चार एकोणपन्नास कायम कर्तुरिप्सीच तमम कर्तुरिप्सीच तमम एवढं सूत्र आहे गृहपक्षाचा आक्षेप काय आहे की कर्म हा शब्द याच्यात नको बरोबर ना सूत्र काय आहे त्याच्या म्हणण्यानुसार कर्तुरीप्सीचं आता सूत्र अर्थ काम पट का आधार कर्त्या आधार कर्म मना अर्थे ईफ्सी जो आधार है कर्म शोधने उदाहर गेहम प्रवेश गेहम प्रवेश आपण हे आपण हा ते बघतोय ना आपण आता आपण म्हणणार आहोत कि हे टाळावं म्हणून दुसरा कर्मशब्द आला तो नसता तर काय झालं असे बघतोय ना आपण तो नसता तर आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सेहेचाळीसाव्या सूत्रात जर का कर्म हा शब्द एकोणपन्नासाव्या सूत्रात सुद्धा अनवृत्त आला असता आधार या शब्दा बरोबर आला असता बरोबर hmm. एकोणपन्नासाव्या सूत्रामध्ये कर्म हा शब्द नाही आणि hmm. तुम्ही म्हणताय कि तो नसून सुद्धा काम चालेल hmm. कसं चालेल सेहेचाळीसाव्या सूत्रामध्ये कर्मशब्द सांगितलेला तोच अनुभृत्ता पण करेल तर तो आला असता तर काय झालं असत तर कर्म न घेतात तर इप्सीच तम असा जो आधार त्यालाच कर्म सज्ञ झाली म्हणजे उदाहरणार्थ गेहम प्रवेश एवढ्याच ठिकाणी गेहलाच कर्म संध्या आली असती जे जे आता आपण बघितलं पयास उदाहरण बहुते त्या ओदरणाला हरी विंबती याच्यात हरीला कर्मसोदण्या आली नसते कारण तो, तो काही आधार नाहीये एक आहे पण आधार नाहीये बरोबर बरोबर बड़? हे व्हायला नको आहे टाळण्यासाठी म्हणून मग आता आधार या शब्दाशी त्याचा संबंध नाही असा कर्म कर्मशब्द आम्हाला हवा तो कुठून मिळणार आम्हाला गोंधळ आहे बरोबर आहे गेहम प्रविष ती पाहिजे बरोबर आहे वाक्य गेहम प्रविशती हे वाक्य आहे पण मुद्दा असं आहे मग मुद्दाच आहे की त्यालाच फक्त कर्मसंज्ञा झाली असती म्हणजे पयसा ओदनम कोणते त्याच्यामध्ये ओदन हे जे इप्सित असल्यामुळे कर्म झालं कर तो आधार नाहीये हरिम बजती याच्यामध्ये हरी हे जे इप्सिततम आहे त्याला कर्म संख्या झाली नसती कारण ते आधार नाहीये गेह हे प्रवेशाचा आधार आधार आहे आणि इप्सितम पण आधी त्या तम पण म्हणून फक्त अशाच गेहम प्रवेश ती एवढ्याच ठिकाणी कर्मा उल असती बाकीच्या ठिकाणी झाली नसती आधार आणि इक्षित असं अशा दोन्ही गोष्टी एकत्र येतील तेवढ्याला कर्मा झाली असते जर आपण शेचाळीसाव्या स्वतातला कर्मशब्द इथे अनिवृत्त घेतला असता तर आणि म्हटलं असतं की यानेच काम भागेल असं म्हटलं असतं तर असं झालं असत कारण तो कर्मशब्द आधार या शब्दाशी जोडलेला आहे तसं नको मग उपाय काय तर असा आधार या शब्दाशी न जोडलेला असा कर्मशब्द या सूत्रात उपस्थित करणं त्याच्याकरता एकच उपाय नवीन कर्म असा शब्द तिथे पडणं एकोणपन्नासाव्या सूत्रामध्ये पुन्हा पुन्हा कर्म कर्म असा शब्द पड हो पण आपण काय बघतोय की त्याचं प्रयोजन काय कारण समजा तो कर्मशब्द नसला ना एकोणपन्नासाव्या सूत्रामध्ये कर्म हा शब्द नाही असं क्षणभर पीडित धरा पूर्व पक्ष असं म्हणतो आहे की हा शब्द तिथे नाही असं गृहित धरा सेहेचाळीसाव्या सूत्रात तुम्हाला कर्म असा शब्द मिळतोच आहे मग hmm. पुन्हा तुम्ही कर्म असा एवढा मोठा शब्द कशाला इथे म्हटलं आहे इथनच घ्या ना त्याच्यावर आता यांचं उत्तर असं आहे की तसं करता येणार नाही ना कारण सेहेचाळीसाव्या ना सूत्रामध्ये जो कर्मशब्द आहे तो आधार या शब्दाशी जोडलेला आहे आणि सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस या तीन सूत्रांमध्ये कर्म हा शब्द आधार या शब्दाशी जोडलेलाच येतो आहे आधारालाच कर्म आधारालाच कर्म म्हटलेला आहे आता एकोणपन्नासाव्या सूत्रामध्ये असं आमच्याकडे काय काही मिळेल आता एकोणपन्नासाव्या सूत्रामध्ये आमच्याकडे असं कोणतंही साधन नाही की जे सांगेल की आधाराला नुसते आधाराला कर्म म्हणू नका असं काय शब्दिक साधन आहे आमच्याकडे काहीच नाही मग या सूत्रात सुद्धा एकोणपन्नासाव्या सूत्रात सुद्धा एफ्सीचं तधारालाच कर्म म्हणा असं असा अर्थ होईल की जो कर्मसौज्ञा जेवढ्या जेवढ्या वाक्यामध्ये जेवढ्या जेवढ्या क्रियांच्या संदर्भात येते ती उपपन्न करू शकणार नाही हे सगळे भाषिक प्रयोग उपपन्न करू शकणार नाही हे वाक्य मग आता याच्यात उपाय काय आधाराशी कर्म या संज्ञेची असलेली जी सांगड आहे ती दूर करणं ती करण्याचा उपाय एकच आहे अशी सांगड नसलेला कर्म असा शब्द पुन्हा म्हणणं म्हणून या सूत्रामध्ये पुन्हा कर्म असा शब्द उच्चारला गेला आता त्याचा आधाराशी काही संबंध नाही नुसता तो कर्म हा शब्द आला निय त्याला कर्मसोजना होत आहे म्हणजे त्या प्रयोगाची आपण उपपत्ती या वाक्याने या सूत्राने लावू शकलो नसतो म्हणून ते होऊ नये म्हणून आधार या संकल्पनेशी त्याचा अजिबात संबंध नाही असा कर्म शब्द पुन्हा उच्चारणं आवश्यक आहे तो म्हणून या सूत्रामध्ये पुन्हा एकदा कर्म असा शब्द उच्चार अर्थातच आणि म्हणून आपण सगळ्या सूत्रांचा अर्थही बघित ना सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस या सूत्रांमध्ये जो अर्थ केला आपण तो काय म्हटलं आपण की त्यांच्या आधाराला कर्मसोध्या मग आता एकोणपन्नासव्या सूत्रामध्ये असा काय शब्द आहे शब्द येणार नाही हा असं काहीतरी साधन कि जे असलं पाहिजे ना ते काहीच नाहीये म्हणजे मग तो शब्द येणार तिथे अनुभव त्यालाच कर्मचौर तुम्हाला द्यावी लागेल मग तो टाळण्यासाठी म्हणून काहीतरी तुम्ही असं करा की अनाधार असं काहीतरी म्हणायला पाहिजे त्यापेक्षा कर्म म्हणण्यासाठी पुन्हा म्हणणं म्हणून त्यांनी मग पुन्हा कर्म आता वाक्य वाचा या सगळ्या चर्चेच्या नंतर या सगळ्या स्पष्टीकरणानंतर आता तुम्ही ते वाक्य नीट वाचू शकला पाहिजे हा अर्थ मनामध्ये धरून ते वाक्य वाचा बघू नाही कर्म कर्मृत्त्रित्यर्थम कळलं कळलं तुम्हाला कर्म इत्यानुवृत्त होऊ त्याचा अर्थ काय कर्म या शब्दाची कर्म या शब्दाची अनुवृत्ती असताना असताना सतीसप्तमी कर्म इत्यानुवृत म्हणजे काय कर्म या शब्दाची अनुवृत्ती होत असताना कुठल्या सूत्रातून बरोबर ना अधिशिंग ह्या सूत्रातून अष्टाध्ययी बघा कौमही बघू नका अतिशि स्थासा कर्म या सूत्रातून कर्म या शब्दाची अनुवृत्ती होत असताना काय केलं कर्म पुन्हा कर्म ग्रहण के सूत्रा बोबर कर सूत्र जे कर्मचार आधार निवृत्त आधार आ जो अर्थ हि जी संकल्पना कर्म या संकल्पने से गेली ती की निवृत्ति करा हाथ अर्थ या शब्दाचा अर्थ प्रयोजन त्याची निवृत्ती भावी ह्या प्रयोजनाने इथे कर्म असं पुन्हा ग्रहण केलं गेलं लग। पुन्हा या शब्दाला पण अर्थ आहे पुन्हा ग्रहण करायचं नाही खरं तर एक शब्द एक, एक अर्थ सांगून मोकळा झाला आता परत तोच अर्थ सांगा तरी नवीन शब्द नाही घ्यायचा मग इथे जो घ्यावा लागतो याचं कारण आहे ते कारण याच्यात सांगितलेलं काय कारण आहे की जो आधीचा शब्द आहे तो आधार या संकल्पनेशी निगडित आहे तो नकोय म्हणून नव्याने हा शब्द घेतला अन्यथा नाही तसं केलं नसतं असं केलं बरोबर गेहम प्रविशती यासारख्या ठिकाणी फक्त कर्मस उद्योग इतर ठिकाणी वयसा उदन बहुतेक उदाहरणार्थ इत्यादी इत्यादी ठिकाणी कर्मसौज देता आधी नसती कारण ते आधार नाही आहेत कळलं एक प्रकारचं प्रत्युदाहरण आहे पण तसं स्पष्टपणे म्हटलं नाही सांगतो पुन्हा तो कर्मशब्द कारण आपल्याकडे दुसरं साधन नाही काही नाही जावाचं हे वाक्य समझा समय कहते कलिया समझा नहीं तो मैं थाम तुम्हें समझा आता तुम्हें समझल तो तुम्हारे पुनः पाठ कर प्रयत्न कराने आया नहीं वाचा कर्मित कर्म इत्यानुवृत्त होत थांबा कर्म इत्यानुवृत्त होती असताना लक्षात ठेवा म्हणून अष्टाध्यायी बघा कारण कौमुदित ते येत नाही नुसतं त्या टिपामध्ये वाचून होत नाही प्रत्यक्ष अष्टाध्यायी बघितली तरच ते तुमच्या डोळ्यात राहील कायमच आणि स्मरणच राहील काय म्हटलं आपण कर्म कर्म का कळलं याचा अर्थ पुढचं काय पुन्हा कर्मग्रहण कुठल्या कुठे कर्म अशी अनुवृत्ती उपलब्ध असताना सुद्धा पुन्हा या सूत्रामध्ये जे कर्म या शब्दाचं ग्रहण केलं गेलं त्याचं प्रयोजन काय आधार प्रयोजन आधाराची निवृत्ती आधार या अर्थाची निवृत्ती हे आहे अन्यथा तसं जर का केलं नसतं तर अशा सारख्या ठिकाणीच जिथे आधार आहे इप्सीचं तम अशा सारख्या ठिकाणीच फक्त कर्मसृत आली असते कळलं एकदा पुन्हा सलग वाच आहे वाक्य कर्मित्य पुन कर्मग्रहण इथे आपण कर्म या सूत्राचं विवेचन कौमुतलं हो संपलंय ना आता ही कर्मस इथे स्पष्ट झाली ती स्पष्ट झाल्यानंतर म्हणजे ही भूमिका म्हणजे काय इथे स्पष्ट झालं आता जेव्हा एखादं प्रातिपदी ही भूमिका बजावत आहे क्रियेच्या घडणीच्या संदर्भात तेव्हा त्या प्रातिपदिकाच्या पुढे कोणती निभक्ती करायची असा पुढचा प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या सूत्रांनी दिलेलं आहे ते आता आपण पुढचं यायला पाहू शकत्या कर्मसौधी असे हा जो ग्रंथ आहे ना कौमुदी ग्रंथ हा पठन पाठणाच्या परंपरेचा ग्रंथ त्यामुळे याच्यामध्ये लागवाकडे कल कमीत कमी शब्द उच्चारायचे संदर्भानुसार तुम्हाला तो अर्थ स्पष्ट होतोच आहे कारण आधी त्यांनी काय म्हटलेलं कर्म इत्यानिवृत्त पुन्हा कर्मग्रहणम पुन्हा कर्मग्रहणम असं म्हटलेलं जे आहे कर्मग्रहण नाही कर्मग्रहणम नाही घ्यायचं कर्म हा तिथे अर्थ घ्यायचा गेह प्रविशती इतर कर्मस्या असं त्याचा अर्थ करायचं आणि अर्थातच संदर्भानुसार नुसतं म्हणजे कर्म असं नुसतंच नव्हे तर कारके हा पण संदर्भ आहे पण संज्ञ हा पण संदर्भ आहे म्हणून तो कर्मसंज्ञा असं असा विषय घ्यायचा म्हणून हा ग्रंथ पण पठना पाठनाच्या परंपरेतला असल्यामुळे सगळ्या गोष्टी अशा उलगडून सांगितलेल्या नाही तर म्हणून त्या शिकताना असं ते मागे पुढे करणंही आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे हा ग्रंथ शिकत असताना ठीक आहे आता पुढे जो पुढचा जो भाग आहे कर्मसंज्ञाची स्पष्ट झाली <laughs> आता विभक्तीच्या संदर्भातलं जे कार्य करायचं आणि दुसरी कर्मणीच्या संदर्भावर ते आता आपण पुढच्या वेळेला अध्यक्ष कारण आमचा नियम असा आहे की जे पद नाही वाक्य आपण वाक्यामध्ये बोलतो वाक्या वाक्याचं लक्षण काय पद समूह वाक्य पदांचा समूह म्हणजे वाक्य पद म्हणजे काय सुख पद म्हणजे तो शब्द सुगंत असला पाहिजे किंवा तिनंत असला पाहिजे हे जे आहे हे निश्चितच तिघंत नाही हे प्रातिबित आहे अपने प्रत्यय लगना सुप्रत्यय तो पदसंज्ञ सा है ना, ना? प्रथमा विभक्ति जी ला प्रतिपदी कार्पे है ना सुन तो यहाँ जो अर्थ है प्रथमा विभक्ति लगे तो सुप्रत्यय लगना आणि मग त्या सुखप्रत्ययाचा लोप करायचा वेगळी सूत्र आहे प्रत्ययाचा लोप केला तरी सुद्धा त्या प्रत्ययामुळे होणारं कार्य जिथे होत हे आपण बघितलेलं आहे प्रत्यय लोक प्रत्यय लक्षणं त्यामुळे तिथे पदस राहणार केला की यावी म्हणूनच तिथे आपण तो सुखप्रत्यय केला पद प्रत्येकाला सूर्यमान म्हणजे जास्त लाभ निघायचं उत्तम पदा तिथे मुद्दा असा आहे की सूर्यमान याला अर्थ असे विद्या आहे ती मौखिक परंपरेतील त्याचा संबंध आहे आपण दिसतात हो probably March